भगवते वासु आणि तरुणे प्राणे सांडिले जेवी शरीर गोरे व तरुणी असून शिवाय त्या शरीरावर दागिनेही घातलेले आहेत परंतु जसे ते शरीर एका प्राणाने राहित असावे सोनयाचे सुंदर निर्वाळीले होय घर परी सर्पांगना द्वार रुंदले आहे सोन्याचे सुंदर घर निर्माण केले आहे परंतु त्याचे दार नागिणीने अडवलेले असाव निपजे दिव्यांना चौखट परी माझी काळकूट असो मैत्री कपट गर्भिणी जैसी सुंदर दिव्यांना तयार केले आहे परंतु त्यामध्ये कालकूट विष मिसळलेले असावे ते राहू दे अथवा जशी आतून कपटाने भरलेली मैत्री असावी ती तप भक्ती मेधा तयाची जान प्रबुद्ध जो माझी आची का निंदा माझीची करी हे प्रबुद्ध अर्जुना जो माझ्या भक्तांची अथवा माझी निंदा करतो हो, त्याचे तप गुरु व धारणा शक्ती तशा ता आहेत असे समज या कारणे धनंजय तो भक्तू मेधा तपिया तरी नको बापा शास्त्रा आतळ देवा अर्जुना या कारणास्तव तो जरी भक्त बुद्धिमान व असला तरी या गीता शास्त्राला, त्याचा स्पर्श होऊ देऊ नकोस काय बहु बोलो निंद का योग्य स्रष्ट याही सारीखा गीता हे कवतिका लागी हि नेदी फार सांगू निंदक जरी ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकानेही हे गीताशास्त्र देऊ नकोस म्हण तपाचा धनुर्धरा तळी दाटवनी गाडोरा वरी गुरु भक्तीचा पुरा, जो जाला। मनु खाली तपरूपी गुंड्यांचा पाया बळकट घालून त्यावर गुरु भक्तीचे जे पूर्ण मंदिर तयार झाले आणि श्रवणे छेचा पुढा दार सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा आणि ज्या मंदिराचा श्रवणेच्छेचा दरवाजा सदा पुढे उघडा आहे व ज्या मंदिरावर निंदा न करणे रुपी रत्नाचा कळस ठेवलेला आहे श्लोक मदभक्तिती भक्तीमयी पराम कृत वाशय हे परमगुह्य ज्ञान माझ्या ठिकाणी पराकाष्ठाची भक्ती करून माझा लोप धरून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निशय मजप्रतच येईल ऐशा भक्ता लई चोखटी गीता रत्नातिष्ठ मग माझी अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीता हाच कोणी रत्नांचा ईश्वर त्याची प्राण प्रतिष्ठा कर आणि अशा योग्य अधिकार्यास गीता सांग मग तू जगात माझ्या योग्यतेला येशील का जे का त्रिमात्रकेची ए कुशी प्रणवू होता गर्भवासी साकडला कारण की ओमकार हा ओम या एका अक्षराच्या रूपाने अ उम या त्रिमात्रकेच्या पोटात गर्भावस्थेत अडकलेला होता तो गीतेची या बहाळी वेद बीज गेले पहाळी कि गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली तो वेदाचे बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला अथवा गीता म्हणजे जणू काय गायत्रीच श्लोकरूपी फळांनी व फुलांनी प्रफुल्लित झाली ते आई शिवाय ज्या बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्याप्रमाणे जो माझ्या भक्तांची व या गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या गीतेची ओळख करून देईल ैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एक होय वरील आई आणि बालक या दृष्टांताप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करेल तो देहपातानंतर मदरूपच होईल श्लोक एकूण सत्तरावा न तस्मान मनुष्येशू कश्चिन मे प्रियकृत्तम भविता न च प्रियतरो भुवि मनुष्यामध्ये त्याच्यापेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही व पुढेही जगतात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही आणि देहाचे हि लेणे लेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पढी ये शरीर शरीररूपी अलंकार घालून तो गीता सांगणाऱ्या माझ्याहून शरीरदृष्ट्या वेगळेपणाने जेव्हा असतो तेव्हाही जीवप्राणाने मला तोच आवडतो ज्ञानिया कर्मठा तापसा या या या माणूसा माजी तो ऐकू गाजैसा पढीये मज ज्ञानी करमठ व तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत त्यामध्ये तो गीता सांगणारा एकच मला जसा आवडतो तैसा भूतळी आघावा आनन देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा अर्जुना जो भक्तजनांच्या समुदायामध्ये गीता सांगतो तसा या सर्व पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी आवर्ता दिसत नाही मजा हे गीता पढता अक्षो भे जो मंडन होय सभे संतांची मी गीता सांगणारा आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो नेत्र पल्लवी कापवी तू आमोद जळे तू फुलांचे डोळे झाडास फुटणाऱ्या कोवळ्या पानांप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत व हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हळणाऱ्या झाडांप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रुनी भरून आणी कोकिळा कलर वाचे निशे सगद बोलवीत जैसे वसंत का प्रवेशे मध भक्त आरामी कोकिर पक्षांच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार बोलावयास लावीत जणू काही माझ्या भक्तरूपी बगिच्यात हा गीता व्याख्याता रूपी वसंतच प्रवेश करतो का जन्माचे फळ चकोरा होत जै चंद्र ये नाना नवघन मयुरा पावे अथवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला वाटवीत चंद्र उगवतो अथवा नवा मेघ मोरांना उमपी वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवून त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीता श्लोकरूपी पुष्कर रत्नांचा वर्षाव करतो म्हणजे गीतेचे श्लोकांचे जो व्याख्यान करतो मग तयाचे निपाडे पडियंते मज पुढे नाहीची गा मागे पुढे न्याहाळिता अर्जुना मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही अर्जुना हायवरी मी तया सुरि जो गीतार्थाचे करी परगुणे संता। अर्जुना जो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो तो मला इतका आवडतो कि मी त्याला माझ्या अंतर करण्यात ठेवतो श्लोक सत्तराव अध्यक्षते च इम धर्म्यम संवाद मावयो ज्ञान यज्ञे या आपल्या मोक्षधर्माबंधीच्या संवादाचे म्हणजे गीतेचे जो अध्ययन करेल त्याने माझे ज्ञान यजन केले असे मी समजतो पैमानरी जे हे कहाणी मोक्षधर्म काजिनी आला से जे थे माझ्या व तुझ्या भेटीत ही जी गीतारूपी कथा वाढली व वा ज्या गीतेत मोक्ष प्राप्त करून देणारे उपाय जगण्याकरता आले तो हा सकलार्थ अर्थ आमा आम्हा दोघांचा संवादू न करिता पदेदू पाठेची जो पढे तो हा सकळार्थ देणारा आम्हा दोघांचा संवाद पदांचा अर्थ न करता जो आवर्तन करतो म्हणजे नुसती गीता पाठ म्हणतो तेने ज्ञाना नळी प्रदीप्ती मूळ विद्येची या आहुती तोशविला होय सुमती परमात्मा मी हे सुमती अर्जुना त्याने देऊन, जो त्या मला हे चतुरा अर्जुना गीतेच्या अर्थाचा आढावा घेऊन ज्ञानीपुरुष जेथे प्राप्त होतात ते ठिकाण म्हणजे ब्रह्मस्वरूप त्याला मागले मागल्या ओबीसांगितलेल्या गीतेचा केवळ पाठ करणाऱ्या वर्णनाने प्राप्त होतो याप्रमाणे गीता पाठ करणाऱ्याला गीतेचा अर्थ जाणण्यासारखेच फळ मिळते गीता ही आई आहे म्हणून तिला जाणते मूल व लहान मूल असा भेद मिळेल श्लोक एकावर श्रद्धा वाप्त श्रद्धायुक्त व मजविषयी मत्सरहीन असा मनुष्य हे श्रवण करेल तर तो देखील सर्व पापातून मुक्त होईल व मला मिळण्यापूर्वी पहिला मुक्काम म्हणून पुण्यकर्म करणाऱ्यांना प्राप्त होणारे शुभ लोक स्वर्गादी पावेल आणि सर्व मार्गी निंदा सांडून आस्था पैशुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो। परमार्थाच्या सर्व मार्गाची निंदा करणे टाकून गीतेच्या ठिकाणी शुद्ध आस्थेने ठेवून राहतो तयाच्या श्रवण पुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना त उठाउी पळेची पाप त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट होतात न होतात तोच पाप तात्काळ पळून जाते अटविये माझी जैसा व निरी घा वनौके जसा अरण्यामध्ये अग्नि एकदम शिरला असता त्या अरण्यात राहणारे प्राणी वाट सापडेल तिकडे पडत का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमेरे अंतराळी हारपती अथवा उदय पर्वताच्या रांगांवर सूर्य झळकण्याबरोबर अंधार आकाशाचा पोकळीत नाहीसा होतो। तैसा कानाचा महाद्वारी गीता गजर जेथ करी तेथ सृष्टीची आदिवरी जायची पाप त्याप्रमाणे जेथे गीतेचा गजर कानरूपी महाद्वारात होत तेथे सृष्टीच्या आरंभापासूनचे ऐकणाराचे पाप जाते ऐसी जन्म धुवट होय पुण्य रूप चौखट याहीवरी अचाट लाहे याप्रमाणे पुढील जन्म परंपरा स्वच्छ शुद्ध व पुण्यूप होती याही पेक्षा आणखी अलोट फळ प्राप्त होती अश्वमेध की कारण कि या गीतेची जितकी अक्षरे कानाच्या वाटेने अंतकरणात शिरतील तितके अश्वमेध पूर्ण होतात मनोनी श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्ग गीता श्रवणाने पापे जातात आणि धर्माचा उत्कर्ष होतो त्या योगाने शेवटी स्वर्गाच्या राज्याचे ऐश्वर प्राप्त होते पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे त भोगी पाठी मजची मेळे तो मजकडे येण्याकरता पहिला मुक्काम स्वर्गात करतो मग जेठपर्यंत त्याला वाटेल एक स्वर्ग भोग भोगतो आणि नंतर मलाच येऊन मिळतो ऐसी गीता धनंजय ऐकतया आणि पढतयाहान अर्जुना ऐकणाराला व वा वाचणाराला याप्रमाणे गीता हि मी जो ब्रह्मानंद त्या रूपाने फलद्रूप होते यावर फार काय सांगू या कारणे हे असो परिजया लागे शास्त्रातिसो केला ते तुझं पुसो काज तुझे एवढ्या करता हे राहू दे परंतु ज्या करण्याकरता गीताशास्त्र तुला सांगण्याची खटपट केली ते तर तुझे काम तुला विचारू का श्लोक बहात्तर कश्चित्रुतम पार्थ तया अग्रेण चेतसा कश्चित अज्ञान संमोह हो प्रणष्टनंजय हे पार्थ तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलेस ना हे धनंजय तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह न पांडवा हा शास्त्रसिद्धांत अर्जुना हा सर्व शास्त्रसिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही सांग बर आम्ही जैसे जयारी उगाणिले कानांच्या हाती येरी तैसेची तुझ्या की। आम्ही जसा ज्या रीतीने या गीता शास्त्राचा कानाला हिशेब दिला तसाच तो तुझ्या कानाने तुझ्या चित्तात आणून दिला की नाही अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळून सांडिले अथवा मध्येस त्याची सांडलवण झाली किंवा ते अनादराने टाकून दिले गेले जैसे आम्ही सांगितले हृदयी भावले, तरी सांगपा वहिले, बहिले पु जसे आम्ही तुला सांगितले तसे जर तुझ्या अंतकरणापर्यंत पोचले असेल तर मी जे विचारेन ते लवकर सांग तरी स्वज्ञान जनिते, मागीले मोहे तू ते भुलविले तो येथे असे की नाही अरे अर्जुना स्वस्वरूपाच्या अज्ञाना उत्पन्न झालेल्या मोहाने तुला मागे भ्रमात पडले होते म्हणजे कर्तव्य परानमुख केले होते तो मोह अजून आहे की नाही हे बहुपुसवर्मा अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म मी करणार नाही हे केवळ आपल्या हाती म्हणजे तुझ्या हाती आहे असे तुला अद्याप वाटते का पार्थु स्वानंद करसे विरेल ऐसा भेद दशे, भेदेला येणे मिशे प्रश्नाचे अर्जुन हा आत्म्याच्या पूर्ण आनंद रुपी रसाने विरघळून जाईल म्हणून त्या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेद्याच्या स्थितीत आणला पूर्ण ब्रह्म जा ला पुढील साधा वया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्ण नाथू उल्लघोने दिन पूर्ण ब्रह्म झाला तरी पण पुढील कार्यार्थ करता, देहस्मृतीची मर्यादा श्री कृष्णनाथ उल्लंघू देईनात येणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता का परंतु वर सांगितलेल्या कारणाकरता देवानी प्रश्न विचारला एवम करो प्रश्न न सतेची अर्जुनपण आणून पूर्णपण ते बोल विस्व याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुन पण म्हणजे नाहीसा झालेला अर्जुनाचा देहाहंकार आणून देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्ण स्थिती स्वतः अर्जुनाला बोलायला लावली मग क्षी राब्धी ते सांडी तू निवडे जैसा न निवडितू मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्णचंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात वेगळा झालेला दिसतो तैसा ब्रि हे विसरे तेथ जगची ब्रह्मत्वे भरे हेही सांडी तरी विरे ब्रह्मपण त्याप्रमाणे प्रथम मी ब्रह्म आहे अशा समजुतीवर असतो त्यावेळी जगाचे भान नाहीसे होते मग जगच ब्रह्मत्वाने भरून गेलेले आहे असे वाटते नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो तरी ब्रम्ह पण सुद्धा ऑपा जाते ऐसा मोडतू मांडतू ब्रम्ह जो दुखे देहाची येणे ना मे उभा ठेला याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकीत व केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत तो देहाच्या हद्दीवर मी अर्जुन या नावाने मोठ्या दुःखाने उभा राहिला मग कापता करतळी दडपुनी रोमावळी पुलीका स्वत जळी जिरवून मग थरथर कापणाऱ्या तळहात रोमांचे उभे राहिलेले दाबून सर्व अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून प्राणक्षोभे डोलतया आंगा अंगची टेकया सुनी स्तंभू चाळया भुलवनिया प्राणक्षोभाने श्वासोच्वास अव्यवस्थित होत होत डोळणाऱ्या अंगाला अंगाचाच आधार देऊन, जरा अंगाचा निवोते आनंद अमृताचे भरी ते वोसंडते मागुते काढून दोन डोळ्यांच्या कडातून आनंदाश्रुरूप अमृताचे लोट वाहत होते त्यांना आवरून विविध औत्सुक्यांची दाटी चिप दाटत होती कंठी ते करुनिया पैठी हृदया माझी नाना प्रकारच्या उत्कंठेच्या गर्दीने गळ्यात बांध बसला होता कंठ दाटला होता त्या उत्कंठांची गर्दी हृदयात दाबून वाचे वितुळणे सावरूनी प्राणे अक्रमाचे श्वसणे ठेवून वाचा विस्कळीत झाली होती ती प्राणाने सावरून क्रमरही श्वासोच्वास जागच्या जागी व्यवस्थित करून श्लोक त्रिहत्तर अर्जुन म्हणाला माझा मोह नष्ट झाला मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण प्राप्त झाले हे अच्युत तुझ्या कृपेमुळे मी संशय रहीत झालो आहे आता तुझी जी आज्ञा असेल तसे मी करी मग अर्जुन म्हणे काजुन म्हणाला तुझ्या ठिकाणी मोह आहे का असे तुला वाटते का असे देवा तुम्ही मला काय विचारता तर महाराज तो मोह आपले ठिकाण म्हणजे अज्ञान घेऊन परिवारासह गेला पासी येऊनी दिनकरे डोळ्यात अंधारे पुसीजे काई हे पु सरे कोणे गावी सूर्याने डोळ्याच्या जवळ येऊन अंधार भासतो काय असे डोळ्यांना विचारावे हे त्याचे वेड्यासारखे विचारणे कोणत्या तरी गावात सरते होईल का तैसा तू श्री कृष्ण राया आमुची या गोचर हे ची सया न पुरे त त्याप्रमाणे श्रीकृष्ण राजा तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत आहात ही एकच गोष्ट कोणती गोष्ट करण्याला पुरणार नाही म्हणजे तुमचे केवळ दर्शनच वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे बरी लो भेमाये पासुनी, ते सांगसी तोंड भरुनी ते काई सेनी ही करुनी जाणू नये शिवाय जे कोणत्याही उपायाने जाणता येणार नाही ते आई अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस आता मोह असे की नाही हे ऐसेजी पुसशी काई कृतकृत्य जाहलो पाहि तुझेपणे आता महाराज माझ्या ठिकाणी मोह आहे कि नाही असे आपण काय विचारत मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो पहा गुंतलो हो अर्जुन गुणे तो, तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी अर्जुन आहे अशा देह तादात्म्याने अडकलो होतो तो, तो तुझ्याशी ऐक्य पाऊन मुक्त झालो आता तू पुसणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाही प्रसादोधे मोहचे तया कांदे नेदी चौरो तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ म्हणजे अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही आता करणे का न करणे हे जेणे उठी दुजेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र ग आता हे देवा अमुकेक करावायचे अथवा अमुकेक करावायचे नाही हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होते त्या द्वैतात सर्व ठिकाणी तुझ्या शिवाय मला का काही दिसत नाही ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो या विषयी माझ्या ठिकाणी संशयाचे काहीच उरले नाही तर निश्चय करून जेथे कर्माचा संबंध नाही ते म्हणजे ब्रह्मस्वरूप मी झालो तुझे नी मी नी कर्तव्य गेले निपटी परी तुझी वाचोनी प्रभू तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन माझे कर्तव्य निश्चेच गेलेच परंतु आता प्रभो तुमच्या आज्ञे वाचून मला दुसरे काही कर्तव्य राहिले नाही का जे दृश्य दृश्य ते नाशी जे दुजे द्वैता ते ग्रासी जे एक परी सर्व देशी सदा कारण की जे दृश्य आहे म्हणजे कृष्ण स्वरूप आहे ते इतर दृश्याचा नाश करते आणि जे कृष्ण स्वरूप दुसरे असून द्वैताचा नाश करते ते कृष्ण स्वरूप एकच आहे पण सर्व देशात सर्व वास्तव्य करते जयाचे निसंबंधे बंधू फिटे जयाची या आशा आस तुटे जे भेटल या सर्व भेटे आपण पाच ज्याच्या संबंधाने संसार बंद नाहीसा होत ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात व जे भेटले असता आपल्या ठिकाणी सर्व भेटते ते तू गुरु लिंगजी माझे जे, जे एक पणीची विरजे जया लागी जे अद्वैत बोध ज्याच्या प्रेमा करता अद्वैत बोधाचे उल्लंघन करावे लागते व जी एका हो मदत करते अशी माझी गुरुमूर्ती तू आहे उद्या आपणची होत्या कृत्यांचे काम मग कि जे का निसीम सेवा जयाची आपण स्वतः ब्रम्ह होऊन कृत्य व अकृत्य यांचे प्रयोजनच नाही करून आणि मग ज्यांची अमर्याद सेवा करावी गंगा सिंधू से उगेली, पावताची समुद्र झाली दिधली, दिली पदाची. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली आणि समुद्राजवळ जाताच समुद्र झाली समुद्राने जसे तिला आपले पद दिले ज्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला तो जाजी स्री सेव्य सद्गुरू, अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे असा व सेवा करण्यास योग्य असा गुरु आहेस व आपल्या शिष्याला ब्रम्हूपता देणे हा तुमचा स्वभावच आहे त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली तर मग हाच तुमचा मला ब्रम्हता देण्याचा उपकर, मी का मानतो म्हणून म्हणाल तर जे मज़ आड होते कवाड ते, ते फेडोनी केले गोड सेवा सुख याचे कारण असे कि माया व तुमच्या मध्ये जो भेदाचा प्रतिबंध म्हणजे पडदा होता तो दूर करून तुम्ही सेवा सुख गोड केले तरी आता तुझी आज्ञा सकल देवाधी देवराज्ञा करीन देई अनुज्ञा भलतीय विषयी हे सर्व देवातील श्रेष्ठ देवरा या तर आता तू वाटेल त्या विषयी मला आज्ञा दे मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन य या, या अर्जुनाची या बोला देवोनाचे सुखे भुल ला म्हणे विश्व फळा जा अर्जुनाच्या या बोलण्याने देव सुखाने भुलून नाचू लागले व म्हणाले की सदा सफळ असणारा विश्वाचे फळ व साध्य मला हा अर्जुन फळ झाला उणेनी उमचला सुधा करू देखुनी आपुला कुमरू मर्यादा क्षीर सागरू, ना आपला मुलगा जो चंद्र त्याने उणेपणा टाकलेला आहे तो पूर्ण झाला आहे असे पाहून क्षीर समुद्र आपली मर्यादा विसरतच नाही ऐसे संवादाचिया बहुला लग्न दोघांची आतुला लागले देखोनी जाला निर्भरू संजयो। या या संजय याप्रमाणे संवादाच्या बहुल्यावर कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये लग्न लागलेले म्हणजे ते दोघे स्वरूपऐक्यताला पावलेले पाहून संजय आनंदाने उचं बिळला तेने म्हणत संजयो बापकृपा निधी रावो तो आपुला मनोभावो अर्जुने शिकेला त्यामुळे संजय म्हणतो कि राजा धन्य आहे देवानी आपला मनोभाव अर्जुना जवळ व्यक्त केला तेने उचं बळलेपणे संजय धृत राष्ट्राते म्हणे जी कैसे बादरायणे रक्षिलो दोखे, त्या आनंदाच्या भरतीने मग संजय धृत म्हणाला महाराज आपण दोघे व्यासांकडून कसे रक्षिले गेलो ऐक आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा की ज्ञानदृष्टी व्यवहारा आज जगातील पदार्थ पाहण्याची जी चर्मदृष्टी तीही त्या तुम्हाला अतिंद्रिय पदार्थ दाखवणाऱ्या ज्ञानदृष्टीच्या व्यवहारात आणले आणि रथीची येहाटी घेई जो घोडे या तया आम्हा या गोष्टी गोचरा होती आणि रथ चालवण्यास जे घोडे लागतात त्या घोड्यांसाठी म्हणजे घोड्यांची परीक्षा करून ते घेण्यासाठी तुम्ही जे आम्हाला ठेवले त्या आम्हाला या गोष्टी म्हणजे कृष्णार्जुनाचा संवाद व्यासक रुपेने ऐकण्यास मिळत आहे मांडले असे दारुण दोही हारी आपण हार पिजे शिवाय आणखी युद्धाचा अनर्थ असा भयंकर आरंभला आहे कि या युद्धामध्ये उभय पक्षापैकी कोणीही पराभूत झाले तरी आपलाच पराभू होईल कारण दोन्ही सैन्ये एकाच कोळखली आहेत एवढा जीए साकडा कैसा अनुग्रह पैग जे ब्रमानंदू उघडा, भोगवी तसे। व्यासांचा कसा बलवत्तर अनुग्रह कि युद्धासारख्या एवढ्या संकटात पण निरावरण आनंद आपल्याकडून भोगवित आहेत ऐसे संजय बोलिला एरू उगला चंद्रकिरणी शिवतला, पाशाणू जायसा असे संजय बोलला परंतु धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही तो चंद्रकिरणाने स्पर्श केलेल्या सामान्य दगडाप्रमाणे म्हणजे पाझर न फुटता निर्विकारपणे स्वस्थच राहिल हे देखो तयाची दशा मग करीची ना सरीसा परी सुखे पिसा बोलत असे ही त्या धृत अवस्था पाहून मग कृष्णार्जुनाच्या संवादा संबंधाने त्याने बोलण्याचे सोडून दिली होते परंतु सुखाने वेडा झाला असल्या कारणाने तो तसाच बोलत राहिला जाणे आनंदाच्या वेगाने बेहोश झाल्यामुळे तो धृत सांगत होता एरवी हे धृत राष्ट्राजोगे नाही हे तो निश्चयाने जाणत होता श्लोक चौऱ्यात्तरावर संजय वा वासुदेव अद्भुतम रोम हर्षण संजय म्हणाल्या महात्मा अर्जुन व वासुदेव यांचा हा अद्भुत व रोमहर्षण म्हणजे शरीरावर रोमांच उभे राहतील इतका हर्ष देणारा संवाद मी ऐकला मग म्हणे पै कुरु राजा ऐसा बंधू पुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला कि याप्रमाणे तुझ्या भावाचा मुलगा अर्जुन बोलला ते श्री कृष्णाला गोड वाटले आगा पूर्वा परसागर य या नामसीची सिनर ये आघव ते नीर एक जैसे अहो महाराज पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र या नावाचाच काय तो वेगळेपणा आहे बाकी सर्व पाणी जसे एकच आहे तैसा श्री कृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे मग संवादी काहीच भेदू त्याप्रमाणे श्री कृष्ण व अर्जुन हे म्हणजे असा भेद त्यांच्या देहा दिसतो मग महाराज संवादाच्या ठिकाणी त्यांच्यात काहीच भेद राहत नाही पैदर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सनमुखे तेथ येरी येण पे जैसे आरशापेक्षा स्वच्छ असे दोन पदार्थ जर एकमेकांसमोर आले तर एकमेक जसे एकमेकात आपण आपल्याला पाहतात तैसा देवेसी पांडू सुतू आपण पे देवी देख पांडवेसी देखे अनंतु आपण पे पारथी त्याप्रमाणे देवासह अर्जुन आपल्याला देवाच्या ठिकाणी पाहत होता व श्री कृष्ण आपल्याला अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता देव देव भक्ता लागी जीवरून देखे आंगी येखे श्री कृष्ण ज्या ब्रह्मस्वरूपात देव व भक्तांकरता अवकाश पाहत होते अर्जुनही त्याच ब्रह्म स्वरूपात आपल्याला व देवाला अशा दोघांना अवकाश पाहत होता काहीच नाही म्हणून करीती काही दोघे एक पणे पाहि नांदी आणखी त्या दोघांशिवाय काहीच नाही म्हणून काय करतील दोघे एक पणाने नांदत आहेत पहा आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का आता भेद जर नाहीसा झाला तर प्रश्नोत्तर कसे घडे अथवा भेदभाव जर नाही तर संवाद सुख कसे प्राप्त होईल ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे ते ऐकिले बोलणे दोघांचे मी या असे द्वैतपणे बोलत असता संवादाने द्वैताचा ग्रास करणारे असे जे दोघांचे बोलणे ते मी ऐकले असे संजय म्हणाला उटुनी दोन्ही आरिसे वोडविली सरीसे कोण कोणा पाहात असे दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांपुढे ठेवले असता कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो म्हणून कल्पना करावी का दीपान मुखू ठेवली या दीपकू कोण कोणा अर्थिकू कोण जाणे अथवा एका दिव्या समोर दुसरा दिवा ठेवला असता कोणाचा कोणाला उपयोग आहे हे कोणी जाणवे ना ना अरका पुढे अरकू कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश्य प्रकाश अथवा एका सूर्या पुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाशक कोण आणि प्रकाश्य कोण कौन? हे कोणी सांगावे हे निर्धारू जाता पुढे निर्धाराशी ठे ते दोघे झाले एवढे संवादे सरीसे याचा पक्का निश्चय करावयास गेलो तर निश्चय कुंठित होतो ते दोघे कृष्णार्जुन संवादाने इतके सारखे झाले